श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड वासुदेवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे मात्र पा दत्त महात्म्य अध्याय तिसावा श्री गुरुदत्तात्रेया गुरु, गुरु शिष्याला म्हणाले राजा अशा प्रकारे पत्नीला कोपाच्या आवेशात अविचाराने बोलला राजा प्रवृत्ती मार्गात गडलेला होता त्याचे ते वचन ऐकून मदालसा म्हणाली माझे बोलणे लक्ष देऊ नाही का मी योग्यच उपदेश केला आहे ह्याने सर्व पितर निश्चयाने मुक्त होतील हे वेदांचे मत आहे मोक्षाला जाण्याचा याहून दुसरा मार्ग नाही म्हणून हाच मार्ग श्रेष्ठ असे वेदांचे वचन ऐकले आहे पितृभूत वगैरे जे असतात ते स्वकर्माने वाचतात मानवाचे हाती जीवित असते काय लोक केवळ भ्रांती घेतात स्त्री व धन यांचा भोग घ्यावा तर वैराग्याने वागावे ह्या वेदवचनाला दोष दिला तर वेद बाह्य पाखंड होईल जो वेदमार्गाने जातो तो देवद्रोही कसा होईल तोच जा तरुण जाईल व कैवल्य प्राप्त करील वैराग्याने सन्यास घेतला व भिक्षेसाठी दुसऱ्याच्या दारात गेले तर हीनपणा कसा येईल संतोष धरल्याने काय क्षीण होईल जरी सुरुवातीला या मार्गात क्लेश वाटले तरी पुढे मोठे सुख होईल या उलट प्रवृत्ती मार्गात जरी सुख वाटले तरी पुढे मोठे दुःख असते आत्मा हाच मुख्य लोक आहे हा मिळविण्यासाठी लेकाची आवश्यकता नाही एक प्रबोध रूपी पुत्र झाला म्हणजे आत्मलोक निश्चितपणे मिळतो तेव्हा मी उचित केले आहे तुम्हाला ते विपरीत वाटत असेल तर हा चौथा पुत्र प्रवृत्ती निरत होईल मी सर्व विद्या ह्याला शिकविते तुम्हाला विश्वास वाटत असेल तर याला माझ्यापाशी असू द्या नाहीतर तुम्ही याला न्या राणीचे हे वचन ऐकून राजा म्हणाला तू याला अध्ययन करव मी पुन्हा येऊन पाहीन आणि खात्री झाल्यावर ठेवीन असे सांगून राजा निघून गेला राजा गेल्यावर राणी मधालसा म्हणाली हे नारायणा आत्मजाचा भविष्यात उद्धार कर हे अत्रीजा, हा तुझ्या वाट्याचा आहे याला पाच ग्रह उच्चस्थानी आले म्हणून हे विघ्न आले आता माझा उपाय चालत नाही याचे कर्म आडवे आले ग्रहांचा अनादर कोण करील सहासष्ट हजार वर्षे राज्यभोगल्यावर हा मोहाचा त्याग करील तोपर्यंत हा विरक्त तो होणार नाही ह्याचे दैव असे आहे म्हणून मी ह्याला तुमच्या पायी अर्पण केला आहे हे दत्तात्रयाच्यावर खात्रीने दया करा दत्तात्रयांना अशी करू, प्रार्थना करून नंतर अलर्काला बोलावून त्याला वेद व शास्त्री पडवून तयार केले आणि व्यवहारातही ज्ञानी केले त्याला धर्मार्थ काम साधन वर्णाश्रमाचे आचरण सहा प्रकारचे राजनीती लक्षण व प्रजारंजन कर्म शिकविले त्याचप्रमाणे धनुर्विद्या सांगून व्यवहार निपुण केले त्या चतुर्पुत्राला पाहून राजाचे मन आनंदी झाले मग अलर्काने स्वयंवरात अनेक स्त्रियांना वरले व तो भूमीवर धुरंधर धनुर्धारी म्हणून प्रख्यात झाला पुत्राला पाहून राजाचे मन रुष्ट झाले त्याला यौवराज्य देऊन राजा वनास निघाला मदालसा राजाला म्हणाली मीही वनाला येते आपले सान्निध्य असल्याने मनाला आनंद होईल राजाने संमती दिली निघताना ती अलरकास म्हणाली अलरका तू धर्माने राज्य कर व प्रजेला पुत्राप्रमाणे पाळ सहासष्ट हजार वर्षे तू राज्य करशील त्यानंतर तुला दुर्धर शत्रू निर्माण होईल त्यावेळी तुझे कल्याण व्हावे म्हणून मी हे पत्र लिहून ठेवते थे। जोपर्यंत शत्रू उठणार नाहीत तोपर्यंत ते पेटीतच गुप्त ठेव तोपर्यंत त्याची पूजा करून ते जतन कर शत्रू उठताच आठवणीने ते वाच ते वाचून त्याप्रमाणे आचरण केल्याने शत्रू मित्र होऊन जातील मग तू साम्राज्य पाहून सुखी होशील असे अलरकाला सांगून आशीर्वाद देऊन मातेने प्रयाण केले पुत्र तिचे चरण धरून रडू लागला तेव्हा माता पुत्राला म्हणाली तू आता मागे फिर मी पतीच्या व्रताला धरून सार्थकता करीन नित्यजीवांना एकत्र सहवास घडत नाही एकत्र राहणे किंवा न राहणे कर्माचे अधीन असते आता तुमचा योग संपला म्हणून ही ताटातूट झाली याला काय उपाय आहे तरी मन साबरावे असे त्याला सांगून माता निघून गेली ती पतीसह वनात जाऊन समाधान पावून राहिली मग योग्य संधी पतीला बोध केला आणि त्याला पूर्ण विज्ञान अठसबून स्वतःला धन्य मानले तिने पतीला सदगती दिली व आपण विदेहमुक्ती घेतली देवांनीही आश्चर्य मानले अशी ती धन्य सती होती मदासेने स्वतः जीवनमुक्ती मिळवून पुत्राला व पतीला सद्गती दिली अशाच प्रकारे सती स्वतःच्या पतीला तारले होते अशी नारी विरळाच प्रातकाळी उठून ह्यांचे कीर्तन केल्याने सर्व पापाचा नाश होऊन अंतःकरण शुद्ध होईल असो इकडे प्रतापय अत्यंत शहानपणाने प्रजेला आनंदात ठेवून लोकांचे मनन दुखविता राज्यकारभार केला त्याने विप्रांना दाने दिली दुष्टांचे दंडन केले तेही धर्म पालन करून आणि लोभ व क्रोध न करता द्रव्याचे संपादन केले सदैव धर्माचे पालन करून सज्जनांचे रक्षण केले त्याचप्रमाणे पंगू आणि अंध यांचेही रक्षण करून दिनांना धन दिले असे सदैव मन होते त्याने धर्माने अर्थ संपादन केले कोणाचेही शत्रुत्व न करता तो सदैव आनंदी राहिला धर्म आणि अर्थ यांच्या समन्वयातून त्याने काम संपादन केला व सदैव प्रसन्न राहिला त्याने अनेक याग केले त्यात कधी व्यंग निर्माण झाले नाही परंतु ज्याला आसक्ती जास्त असते त्याला वैराग्य येत नाही योग्य वेळी भारी, भारी आगमन यज्ञात राहिलेले मध्यमास सेवन हे वेदवचन अपूर्व मानून त्याप्रमाणे तो वागत असे असा तो राजा विधीचे तात्पर्य लक्षात न घेता स्वर्ग हे ऐश्वर मानून कार्या कार्याचा विचार करीत नसे मध्यक्षण आणि स्वतःच्या भार्येशी गमन हे सर्वांना पुरस्पूर्वसंस्कारामुळे मनापासून आवडते परंतु ह्यापासून दूर व्हावे निवृत्ती व्हावी म्हणून वेदांनी संकोच करून हे विधान सांगितले आहे नर सर्वकाली काली सर्व स्त्रियांना भोगतील म्हणून ऋतुकाली स्वस्त्रीला सेवावे असे वेद सांगतो इतर स्त्रियांना वर्ज करावे व स्वस्त्री हा एक संकोच वेदाने नरासदाकविला दाखविला स्वतःची स्त्री म्हणून अहोरात्र गमन करतील म्हणून ऋतौ भार्यामुपेयात म्हणजे ऋतुकाली भार्या गमन करावे हा दुसरा संकोच केला भय वाटावे म्हणून शास्त्राने शासन निर्माण केले ते उल्लंघन केल्याने दारुण भयपी गा नवन्येवै न अर्थात जे पुरुष आसक्तीने रजस्वला स्त्रीशी किंवा पर्वकाली श्राद्धकाली दिवसा गमन करतात ते नरकगामी होतात ऋतुस्नानां तु भार्या सन्नीधौ नाधिगछती घोरायात्या पच्य ते सन संशया ऋतुस्नात भार्येशी जो गमन करत नाही तो घोर भ्रूणत्येच्या पातकात पडतो अशी व्यवस्था केली नसती तर मूर्खलोकांनी तत्व न जाणता आसक्तता ठेवली असती मध्यमांस मैथुनापासून जन्निवृत्त व्हावा शास्त्राचे प्रतिपादन आहे राजा ते जाणत नव्हता अनेक स्त्रिया करून तो ऋतुकाली त्यांचेशी गमन करून पशुसंस्था निर्माण करून मांसभक्षण करी अग्निष्ठोम वगैरे करून तो सोमरसपान करीत असे तो म्हणत असे की अमर होऊन मी निरंतर स्वर्ग भोगीन अशी त्याची कुबुद्धी होऊन तो उगीच उपाधी जोडत राहिला त्याचा बंधू सुबाहू हे सर्व पाहत होता तो मनाशी म्हणाला आपला भाऊ आता संसारात बुडून गेला आहे याला वर काढला तरच आहे हा न्यायाने राज्य करत आहे यज्ञयाग व दान करतो आहे धर्मानेही वागतो आहे तरी सदैव बहिर्मुख आहे पशूंनी भोगण्याचे जे विषय ते मानवाला सुख देतील काय याला भ्रांती झाली आहे तरी ह्यावर उपाय केला पाहिजे धन अनर्थ करविते विषय भोगविते गर्व व ताठा करविते आणि सर्व घात करते तरी आता आपण ध्यान सोडावे त्याच्याजवळ जावे व त्याचे धन लुटावे म्हणजे तो विरागी होईल असा निश्चय करून जड मुडता सोडून सुबाहू नगरात आला आणि अलर्क राजाला म्हणाला तुझा ज्येष्ठ बंधू मी आहे मी आता राज्य करीन तुला ते मान्य नसेल तर माझा भाग मला दे अलर्काने त्याला उत्तर दिले पित्याने मला राज्य दिले आहे मी ते तुला देणार नाही तू तपाला वनात निघून जा या भूमीवर मी एकटा राजा आहे तुला भीक देऊ काय लोक तुला जड जडमूढ म्हणतात तू राज्य करण्यास लायक नाहीस जर तू क्षत्रिय आहेस तर माझ्याशी युद्ध कर व आपला भाग घेऊन जा नाहीतर तप करण्यास मनात जा तुम्ही कपटी आहात हे आता कळले ते पूर्वीच समजले असते तर तुमची योग्य व्यवस्था केली असती तुम्ही गरीब म्हणून तुमचे पालन आतापर्यंत करत होतो तुमचे हे कपटी मन मला आता कळून आले तू आता येथून ताबडतोब निघून जा असे निर्भर्त्सनायुक्त उत्तर ऐकून सुभाहू मागे परतला मग तो काशी राजाकडे गेला व त्याला सर्व सांगून म्हणाला मला मदत करून माझा भाग मला मिळवून द्या एका पित्यापासून आम्ही चौगे उत्पन्न झालो तथापि आम्हा तिघांना डावलून हा एकटा राज्य करतो आहे मागूनही तो मला माझा भाग देत नाही तेव्हा याला शिक्षा करून भूमीही स्काबून घेतली पाहिजे तेव्हा तू साह्य कर मी पुढे होतो तू मनात यत्किंचितही भय बाळगू नकोस मी योगी आहे तेव्हा जसे मनात आणीन त्याप्रमाणे सिद्धीला जाईल जय माझ्याबरोबर आहे सुबाहूचे बोलणे ऐकून काशीराजा त्याला म्हणाला तुझा भाऊ सार्वभौम राजा आहे मी त्याचा मांडलिक राजा आहे त्याच्यापुढे माझा काय पाड त्यावर सुबाहूने आश्वासन दिले दिनांचे सहाय्य करावे हा तुमचा धर्म आहे तो ईश्वराने तुम्हाला दिला आहे तो धर्म स्वीकारून धर्मयुद्ध करताना रणात मरण आले तरी मुक्ती मिळेल युद्धात शत्रूला जिंकल्यास सर्व राज्य हाती येईल मरण आले तर स्वर्ग मिळेल दोन्ही बाजूंनी तोटा नाही मला राज्य मिळाले तर तुला विसरणार नाही असे काशीराजाला सांगितल्यावर तो म्हणाला सुबाहो ऐक प्रथम मी जाऊन अलर्काला भेटतो बुद्धीने त्याच्याशी शिष्टाई करीन त्याच्याकडे भाग मागेन त्याने ऐकले नाही व तुझा भाग दिला नाही तर युद्ध होईल हे तुला पटते का त्यावर सुबाहून उत्तर दिले हे मला आवडले मग दोघेही चतुरंग सेना घेऊन निघाले प्रथम राजा जाऊन अलर्काला भेटला व शिष्टाई करून राज्य भागून देण्यास सा सांगितले त्याला अलर्काने उत्तर दिले की युद्धा आपण राज्य भागून देणार नाही ते ऐकून काशीराजा परत आला मग सुभाहूला ते कळवून युद्धाचा निश्चय करून चतुरंग सेना घेऊन त्याने नगराला वेढा घातला ते पाहून अलर्क स्वतःचे सैन्य घेऊन आला व म्हणाला सैन्याचा संहार करून या दोघांना मी बंदीबाण करीन योग्याचे सामर्थ्य अतर्क्य काशीराजाचे लहानसे सैन्य पाहताच अलर्काचे मन सर्वतः खचले त्याला वाटले की समुद्र सुलोटला अलर्क मनात भ्याला व म्हणाला हा मला आटोपणार नाही माझा अविचारच झाला यावेळी आता याला शरण जावे तर आपली इब्रत जाईल व होईल, आता मागे सरता कामाने याच्यावर सैन्य लोटावे प्रयत्नाने सैन्य मारावे व मग या शत्रूंना धरावे असा निश्चय करून सैन्य पुढे लोटून अलर्काने काशीराजाशी दारुण युद्ध केले सुभाहची दृष्टी पडता काशीराजाच्या सैन्याने शत्रूचा परवा केला नाही व वा वानांचीही गणना केली नाही त्याने अलर्काची सेना यमसदनाला धाडली कोणालाही सामर्थ्य राहिले नाही सर्व सैन्य प्राणाला मुकले सैन्याने सर्व किल्ले फोडले खंदक भरले तटबंदी तोडली आणि दरवाजे मोडून काढले त्याचप्रमाणे राजवाडा पाडून रक्षकांना पिटाळून सैन्याला घालवून ध्वज तोडले कित्येकांना फितबले दानाने वळविले सामाने मिळविले आणि धाकाने पळविले सुबाहू योग्याचे सामर्थ्य अतुलिनीय होते त्याने किल्ले कोट फोडविले व कोशांची लूट केली अलर्काने ज्यांना आपले मानले होते ते सर्व उलटले तेव्हा अलर्काचे मन भ्याले, तो मनाला हे विपरीत झाले राजांना जेव्हा लहान शत्रू सुद्धा वर्मावर घाव घालणारा भेटतो तेव्हा फार दुःखप्रद होते ज्याप्रमाणे सूक्ष्म काटा सुद्धा पायाला अत्यंत पीडा देतो आपल्या पदरचा मानलेला काशी राजा सुद्धा आपल्यावर उलटला व त्याने विश्वासघात केला सेनाही त्याला सामील झाली त्यामुळे माझी शक्ती खचली सत्याची मर्यादा टळली माझे प्रधान वगैरे फुटले सर्व कोश लुटले गेले त्यामुळे माझे बळ संपले आता माझे मनही विठले आहे हा कर्माचा भोग आला ही मोठीच काळजी निर्माण झाली रणात विटंबना झाल्यावर आता, आता कशासाठी राहावे संभावितांची अपकिर्ती तेच मरण आता मला भीती वाटते श्रीमत्परमंसपरीवराजगाचार्यवर्मी श्री, श्री, श्री सद्गुदेव श्रीम्रीवासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्मत्मे त्रिशोध्यादेवत्तापणमस्तु श्रीवल्लभ नी दत्ता गम्या वासुदेवानंद सरस्वती सगना पाठ पा